पुस्तक मंगल प्रभात लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील प्रकरण पंधरावे व्रतांची आवश्यकता चौदा दहा एकोणीशे तीस मंगल प्रभात व्रतांच्या महत्वाविषयी या लेखमालेमध्ये मी मधूनमधून थोडे बहुत असेल पण जीवनाच्या बांधणीला व्रतांची किती आवश्यकता आहे याचा स्वतंत्र विचार करणे योग्य दिसते व्रतांविषयी लिहून झाले आहे तरी आता त्या व्रतांच्या आवश्यकतेसंबंधी विचार करू असा एक पक्ष आहे आणि तो प्रबळही आहे की जो म्हणतो अमुक नियमांचे पालन करणे उचित आहे हे म्हणणे ठीक पण त्याबद्दल व्रत घेण्याची आवश्यकता नाही एवढेच नवेत तर त्यामध्ये मनाची दुर्बलता दिसून येते व तसे करणे हानिकारकही होण्याचा संभव आहे शिवाय एकदा व्रत घेतल्यानंतर तो नियम जाचक होण्याचाही संभव असतो किंवा तो, तो पापरूपही वाटू लागेल व असे असताही त्याला चिट्टून राहणे हे तर असं होय या पक्षाचे लोक म्हणतात उदाहरणार्थ दारू न पिणे ठीक आहे म्हणून प्याली नाही म्हणजे झाले पण प्रसंगी प्यालीस तर त्यात काय झाले औषधासाठी तर प्यावीच लागणार अर्थात ती न पिण्याचे व्रत हे गळ्यात लोणणे बांधून घेण्याप्रमाणे होय आणि जी दारूची गोष्ट ती इतर बावींची असत्य सुद्धा बऱ्यासाठी बोलायला हरकत कोणती मला या युक्तिवादात काही तथ्य दिसत नाही व्रत म्हणजे अढळ निश्चय अडचणी ओलांडून जाण्यासाठी तर वृतांची जरुरी असते अडचण सहन करीन पण डळमळणार नाही तोच अढळ निश्चय मनावयाचा, याचा अशा निश्चयाखेरीज मनुष्य उत्तरोत्तर उन्नती साधू शकत नाही असा सर्व जगाचा सा अनुभव साक्ष देत आहे जे पापरूप असेल त्यासंबंधीच्या निश्चयाला व्रत म्हणताच येणार नाही तसला निश्चय राक्षसीवृत्तीचा द्योतक होय आणि अमुक एक निश्चय जो प्रथम आपल्याला पुण्यरूप वाटत होता तोच अखेरीस पापरूप असल्याचे सिद्ध झाल्यास तो मोडणे हे आपले आवश्यक कर्तव्य होऊन बसते पण असल्या गोष्टीबद्दल कोणी व्रत घेत नसतो घेणे रास्तही नाही जो सर्वमान्य धर्म समजला जात आहे पण ज्याच्या आचरणाची आपल्याला सवय पडलेली नाही त्याविषयीच सुरत घ्यावायचे असते वरील उदाहरणात आपल्याला पापसे वाटते तो केवळ भ्रम असेल सत्य बोलण्याने कोणाला हानी पोचली तर असला विचार सत्यवादी करीत बसणारच नाही सत्यापासून या जगात कोणाची हानी झालेली नाही कधी काळी व्हायची नाही असा स्वतःच्या मनाशी विश्वास धरावा तसेच मद्यपानाबाबत एकतर व्रत घेतानाच त्यामध्ये औषधापुरती सूट ठेवलेली असेल तशी नसेल तर त्या व्रताच्या पाठीमागे प्राणावरील संकटे सहन करण्याचा निश्चय असणार औषध म्हणूनही दारू घेण्याचे नाकारल्यामुळे देह पडला म्हणून तरी काय दारू घेऊन तरी देह जगेलच असे कोण लिहून देऊ शकेल आणि पुरता, समजा देह तगला आणि दुसऱ्या क्षणीच काही दुसऱ्यानिमित्त होऊन पडला तर त्याची जबाबदारी कोणाच्या माथी आणि त्याच्या उलट प्राणावर बेतले असताय दारू पिणार नाहीच असल्या उदाहरणाच्या दारूच्या दुर्व्यसनात सापडलेल्या लोकांवर जो विलक्षण परिणाम होईल तो जगाला किती लाभदायक होईल देह जाओ अथवा राहो धर्म हा आपल्याला पाळावायचाच आहे अशा तरेचा उदात्त निश्चय करणारांनाच कधी काळी ईश्वराचा सा साक्षात्कार होऊ शकेल व्रत घेणे हे दुर्बलतेचे चिन्ह नवे, तर खंबीरपणाचे द्योतक आहे अमुक एक गोष्ट करणे उचित आहे मग ती काही झाले तरी करावायाचीच याचे नाव व्रत आणि यात सामर्थ्य आहे मग त्याला व्रत न म्हणता दुसरे कसले नाव द्यायचे असेल तर त्याला हरकत नाही पण शक्य तोवर करीन म्हणणारा स्वतः दुर्बलतेचे किंवा अभिमानाचेच प्रदर्शन करीत असतो तो स्वतः त्याला नम्रतेचे नाव देत असो बापडा परंतु त्यात नम्रतेचा गंधसुद्धा नाही शक्य तोपर्यंत हे वचन शुभनिश्चयामधे विश्वत आहे असे मी तरी माझ्या स्वतःच्या जीवनामधे व इतरही अनेक जणांच्या पाहिले आहे शक्य तोपर्यंत करणे म्हणजे पहिल्या अडचणीसरशी माघार घेणे शक्य तोवर सत्य पाळीन या वाक्याला अर्थच नाही व्यापारात कोणी शक्यतर अमुक तारखेला अमुक रक्कम देईन असली चिट्टी केव्हा चेक किंवा हुंडी म्हणून स्वीकारणार नाही त्याचप्रमाणे शक्यतोवर सत्य पाळण्याची हुंडी ईश्वराच्या पेढीवर वटविली जाणार नाही ईश्वर स्वतः निश्चयाचा व्रताचा प्रत्यक्ष पुतळा आहे तो आपल्या कायद्यापासून अनुमात्रही ढळेल तर तो ईश्वर आणणार नाही सूर्य महाव्रताधारी आहे म्हणून तर जगामध्ये काळ म्हणून वस्तू उत्पन्न झाली आहे व पंचांगे रस्ता येत आहेत त्याने अशी पत मिळवली आहे की तो नित्य उगवता आला आहे व तसाच नित्य उगवत जाईल आणि म्हणून तर आपण आपले व्यवहार सुरळीतपणे चालवू शकतो व्यापाराची सर्व पदार एक वशनीपणावर आहे व्यापारी आपापसातील करारांनी स्वतःला बांधून घेणार नाहीत तर व्यापार चालणारच नाही अशा तऱ्हेने व्रतांचा अंमल सर्वत्र असल्या दिसून येतो तर मग जेथे आपले जीवनच बांधून काढण्याचा प्रश्न येतो ईश्वर दर्शन करण्याचा प्रश्न येतो तेथे व्रतांखेरीत चालावे कसे म्हणून व्रतांच्या आवश्यकतेसंबंधी आपल्या मनात कधी शंकाच न